काही काही, ते दुसऱ्या पद्धतीने सांगतात की आम्ही ज्याचं प्रतिपादन केलं तो आत्मा ते अधिष्ठान चैतन्य ते परब्रह्म चैतन्य आपल्या स्वतःच्या महिमेत आपल्या ठिकाणी नित्य उपलब्ध स्वरूपाच आहे नित्य प्रकट रूपाच आहे ते स्वयंप्रकाश स्वरूपाचं आहे त्या स्वयंप्रकाश असलेल्या पर परमेश्वराला त्या परब्रम्हला मी माझ्या शब्दांच्या द्वारा अभिव्यक्त करण्याची आवश्यकता आहे काय मी शब्दाने बोललो म्हणजे ते आविष्कृत होणार आहे प्रकट होणार आहे असा आहे काय ते शब्दाने प्रकट करण्यासारखी ती वस्तू आहे का तो शब्दाने अंगाने सदा नित्य उपलब्ध स्वरूपाची प्रकट स्वरूपाची स्वयंप्रकाश स्वरूपाची ती आहे मग मी तरी अजून विशेष त्या ग्रंथाबद्दल परिहार देण्याचं काय करणार म्हणण्याचा अर्थ असा कि मी जे आरंभापासून भाषण केलं त्या माझ्या भाषणाचा पूर्वी म्हणजे अनुभवामृत नावाचा ग्रंथ किंवा अमृतानुभव नावाचा ग्रंथ ही वाङ्मय कृती मी लिहिण्यापूर्वी आत्मा स्वरूपाने ज्ञानरूप होता होता ज्ञानरूप होता मग माझ्या वाङ्मय कृतीने तो ज्ञानरूप झाला काय असं महाराजांच्या म्हणण्याचा ता तात्पर्य अर्थ असा आहे की आम्ही जे बोलिलो काही ते प्रगतीचे असते ज्या आत्मस्वरूपाविषयी आम्ही काही बोललो आतापर्यंत तो आत्मा आपल्या अंगाने स्वयंप्रकाश आहेच आहे माझ्या शब्दाने तो अभिव्यक्त झाला प्र, प्रगट झाला आणि त्याच्यापूर्वी मात्र तो नव्हता असा प्रकार का आहे काय वस्तुस्थितीने नाही हा आत्मवस्तू हे स्वभावाने स्वरूपाने स्वयंप्रकाश आहे शांतराची यचित आवश्यकता नाही अनधीन भानात्म स्वप्रकाशे सपरोक्ष कि ती अन्य कोणत्याही शब्दाला वा शब्द शब्दाच्या वर्गात असल्या इतर कोणत्याही प्रमाणाला विषय न होता अवेद्यत्वेषय न होता कोणालाही म्हणण्यामध्ये प्रमाण असोत आणखीन कोणती तुमची साधनं असोत किंवा आणखी तुम्ही कल्पने जेवढी म्हणून ज्ञानसाधन असतील ती सर्व त्या सर्व ज्ञानसाधनं त्या ज्ञानसाधनाला न करणारा विषय न होणारा अवेद्यत्वेसाठी सु असंवेद्या असं असल्या कारणाने अविद्य अपरोक्षत्व अपरोक्ष आहे नित्य अपरोक्ष स्वरूप आहे त्याच्या अपरोक्षासाठी कोणताही माणसाला प्रयत्न करावा लागत कर। स्वमहिम विराजती असं त्याचं स्वरूप आहे की जेव्हा आपल्या मोहिमेत विराजमान आहे शोभायमान आहे त्याला दुसऱ्याची आवश्यकता नाही माणसाला सौंदर्य प्रसाधना अंगावर घालून मग शोभायमान व्हायची सवय हो आत्मा कुठल्याही अलंकारा वाचून शोभायमान असल्या कारण सच्चिदानंद रूप हे त्याचा ऐश्वरी आहे सच्चिदानंद रूपाने तो सदाचा विराजमान आहे त्याला आणखी दुसऱ्याच्या शोभेची काय आवश्यकता आहे आणि खरं सांगू तुम्हाला उसणी आणलेली शोभा हे केव्हा पडेल काही सांगताय माणसाची आमची शोभा जावी लागते अगदी ओढून तणून आपण अगदी बोलायचं ठरवलं एखाद्या तर ते काय उपयोग नाही आपलं जे स्वाभाविक आहे माणसाला कळत नाही म्हणून कृत्रिम करत तुम्हाला सांगतात की आत्मवस्तू स्वतः स्वरूपाने आपल्या मोहिमेत राहणारी असल्याकारणाने त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुसऱ्याची कोणाची आवश्यकता नाही उलट ती आत्मवस्तू आत्म थी आत्म शब्दाच्या द्वारे प्रकाशची आहे आणि शब्द त्याचा प्रकाशक आहे आणि शब्द त्याचं प्रकाशन करतो असं काय असं ते वस्तुस्थिती नाही उलट आत्मप्रकाशाचं सहाय्य घेऊनच ही शब्दादी सगळीच्या सगळी प्रमाण आपापल्या व्यवहारामध्ये आपापल्या विषयामध्ये प्रवृत्त होतात व ते ज्ञापक या नावाने ठरतात किंवा प्रमाण पदवीवर आरुढवतात ती प्रमाण त्या आत्म्याला कशी बरे प्रकाशित करू शकतील हा विषय मागे कोणाही प्रमाणा व निधीमा यावेळी आपण सांगितलेला आहे इतकं सूचन करून पुढे जा आम्ही आतापर्यंत जे काही बोललो त्यात नवीन असं काय आहे आश्चर्य करण्यासारखं नवीन असं काय आहे मी नवीन असं काहीच बोललो नाही जी गोष्ट अंगाने सिद्ध आहे आम्ही ज्या विषयाचं प्रतिपादन केलं तो विषय म्हणजे आत्मा तो आमच्या प्रतिपादनाचा विषय अंगाने स्वयंप्रकाश आहे त्यामुळं आमचं हे बोलणं आता त्याला नवीन उजाळा तरी देणार आहे का नवीन निर्माण करणार नाही म्हणजे आमचा शब्द नवनिर्माण करण्यात तर असमर्थ आहेच आत्मवस्तूच्या दृष्टीने पण त्या आत्मवस्तूला उजाळा देण्याला तरी समर्थ आहे का मलीन कधी झाली होती ते तुमच्या शब्दाने आता उजाळा त्याला मिळणार आहे ती मलिनही झाली नाही मालिन्यालाही पावली नाही असा उजाळाही त्याला मिळणार नाही अज्ञपुरुषीने कदाचित त्या आवृत्त आहे अनावृत आहे हा व्यवहार होत असे आपण आत्मदृष्टीने विचार करू लागलो तर माझ्या बोलाने माझे हे बोल त्याला उजाळा देण्याला समर्थ नाहीत हे देऊ शकत नाहीत आज म्हणून तर महाराज म्हणतात मा स्वयंप्र स्वयंप्रकाशा काय प्रकाश प्रकाश जे बोले त्या स्वयंप्रकाश असलेल्या आत्म्याला माझ्या बोलण्याने शब्दाने प्रकाशावे मी माझ्या बोलण्याला प्रकाशित करा असं काय ते असं ते नाही असं त्याच उत्तर तरी काय जनिजन दिसत येणार बरं आणखीन सांगता समजा आम्ही हे जसं आतापर्यंत बोललो म्हणून त्या आत्मस्वरूपाला जसा उजाळा मिळत नाही आम्ही ठरवलं की बोलायचं मौन धारण करायचं ठरवलं कदाचित आम्ही मौन जरी धरलं असत म्हणजे ग्रंथ निर्माण करण्याच्या पूर्वी जरी धारण केलं असत बोललो नसतो म्हणजे असं जर आम्ही म्हणालो नसतो ग्रंथाचा प्रारंभच केला नसता उपक्रमच केला नसता लेखणीच हातात घेतली नसती तर महाराज म्हणतात जनाने जनाना पाहिलं नसतं काय जगदान हे प्रसंग निर्माण झाला असता काय आत्मा ज्ञानहीन बनला असता काय आत्मा जड बनला असता काय असा महाराजांचा सवाल आहे आपल्याला याचा अर्थ असा कि तो अंगानेच स्वयंप्रकाश असल्या कारणाने जगत व्यवहार रूपी हा सगळा ज्ञानविलास बंद पडला असता काय तर जगद व्यवहार रूपी ज्ञानविलास हा आपल्या अंगाने सदाच चालू जसा कसा राहिला असता माझ्या बोलण्याने त्याच्यावर कोणताही परिणाम झालेला आहे किंवा मी बोललो नसतो तर तो थांबला नसता माणसाला उगीच वाटत कि माझ्या मुळे सगळं चाललंय म्हणून तसं नाही आहे ज्ञानेश्वर महाराजांचं हे बोलणं बाबा आपण किती आपण विचार करा हो। महाराजांचं काय सामर्थ असून किती विनयाने महाराज हे बोलतात ते बघा व्यवहारात फार विचित्र स्थिती आहे माणस काहीही न करता मी केले म्हणतात निदान हातभार लावून एखाद्याने मी केले म्हटलं तर शोभण्यासारखं तरी पण तसं नसतं एकाला विचारतो तू कशासाठी ते केलं म्हणतो तो काय हातभार उपस्थित होत होता जाहिरात करताना दान वा प्रकाशन तुम्ही काय करत होता मी म्हणलं नुसतं उपस्थित होत उपस्थितीने एवढं मोठं व्हायचं काय करण <laughs> उपस्थितीने एवढं मोठं व्हायचं काय करण पण <laughs> माणसाला मोठेपणा वाटत त्याच कर्तृत्व घेणं करताय अशी तरी का हो माणसाची ओढ त्याचं कारण आहे कुठेतरी आणि पुसट वासना असते कर्तृत्वाची वासना तिथेच निर्माण होते की जिथे भोक्तृत्वाची पुसट का हो मी करताय तेव्हा मला याचा हिस्सा मिळाला पाहिजे कर्तृत्व आले की त्याच्या पुढे भक्तृत्वाची वृत्ती निर्माण होते म्हणून कर्तृत्वाची वाचना माणसाच्या मन मनात न करता मी केले म्हणायची तयारी असं करून मी केलं नाही म्हणायचं हे फार अवघड काम आहे काय करून मी केलं नाही म्हणायचं तात्पर्य असा आहे की महाराजांना असं सांगायचंय की माझ्या बोलण्याने आत्मा उजा उजाळला जात नाही त्याला उजाळा मिळत नाही त्याबरोबरच मी ग्रंथ लिहिला नसता मी जर मौन धारण केला असत तर काय आत्मा आंधळा बनला असता ज्ञानहीन बनला असता काय तर तो ज्ञानहीन बनला नसता कदाचित याला कदाचित म्हणण्याचं कारणच आहे तुम्हाला मी समजा शब्द ज्यावेळी वापरला जातो त्यावेळी नाही असं समजाय तेव्हा नाही असतो या म्हणण्याचा अर्थ मी बोललेला आहे कदाचित मी बोललो नसतो मी म्हणून धारण केलं असत असत म्हणजे अर्थ केलं नाही धारण केलं मी बोलून इथपर्यंत आलो आहे आता कि अखेरापर्यंत ग्रंथ परिहारापर्यंत मिळून पोचलोय म्हणून कदाचित शब्द वापरला मला यदा कदाचित मी जर मौन धारण केलं असत म्हणजे कौतुका नेत असतात मी जर मौन धारण केलं असत बोललो नसतो तरी सुद्धा जनाचा चाललेला रोजचा जो व्यवहार आहे द्रष्टा दृश्य दर्शनाचा हा जो व्यवहार आहे हा दर्शनाचा व्यवहार झालाच असता कारण मूळ वस्तू आत्म वस्तू प्रकाशमान असल्यामुळे ते प्रकट स्वरूपाचे असल्यामुळे माझ्या भाषणाच्या निरपेक्षतेने जनांचा व्यवहार चालला असता माझ्या भाषणाची माझ्या बोलण्याची त्याला आवश्यकता नाही माझ्या बोलण्याच्या पूर्वीही आत्मा नित्यसिद्ध होता माझ हे बोलणं झालं तरीही आत्मा स्वयंप्रकाश आहे आणि कदाचित मी हे बोललो नसतो तरी सुद्धा आत्मा जसाच्या तसा आपल्या अंगाने स्वयंप्रकाश आहे तो व्यवहार जसाच्या तसाच झाला असता मौना मुली माझ्या मौनाने वस्तुलोभ झाला वस्तु नसता कि मौना वस्तुलोपाची शंका घेणं हे सुद्धा चुकीत आहे वस्तु ही सदाची प्रकट स्वरूपाची आहे निश्चित अनुभवतीत स्वरूप आहे म्हणून महाराज म्हणतात माझ्या बोलण्याने त्याचा काहीही विशेष फरक होणार नाही जनाचे जने देखत असते द्रष्टेची गोष्ट नित्य द्रष्टा म्हणजे परमात्मा दृश्य बनला आहे असं आपल्याला दिसून येतो दुसऱ्या दृष्टीने पाहिला असताना आत्मा काहीही बनला नाही असं आपल्याला दिसून एकदा कार्याच्या दृष्टीने अन्वयाच्या दृष्टीने आणि एकदा व्यतिरिकाच्या दृष्टीने महाराज लिहितात अन्वयाची दृष्टी जग असकी वस्तुप्रवा व्यतिरिकाची दृष्टी आत्म न झाला प्रपंच आहे परप्रेक दृष्टी आहे ही अधिष्ठानाची दृष्टी आहे आणि जग असकी वस्तुप्रभा ही अन्वयाची दृष्टी आहे महाराज म्हणतात अन्वयाच्या दृष्टीने जर आपण पाहू लागलो तर, तर जनाने जनाला पाहिला असताना नित्य द्रष्टा म्हणजेच परमात्मा तोच संपूर्ण होतो क्रोत भरलेला असं तुम्हाला दिसून त्याच्या व्यतिरिक्त कोणत्याही पदार्थाला स्वतंत्र सत्ता वा नाही असं तुम्हाला दिसून येईल आणि दुसऱ्या बाजूने पाहिला असताना म्हणजे आत्मा दृंगात्र स्वरूपाचा आहे द्रष्टा दृश्य या त्रिपुटीहून आतीच आहे अशा दृष्टीने जर तुम्ही पाहू लागला तर तुम्हाला असं दिसून येईल की दृंगमात्र परमात्मा त्याच्या दृष्टीने काही एक झालं नाही घडलं नाही असं दिसून येईल जना जनी जनिते कथा लोकाने लोकाला पाहिला असताना एकाने दुसऱ्यात पाहिले असता दृष्टेची दृश्य द्रष्टा दृश्य आहे वस्तुस्थितीने तत्वतः परमार्थत द्रष्टार्थ दृश्य असं दिसून येष्ट्याची दृश्यामध्ये समव्याप्ती असं तुम्हाला दिसून ये म्हणजे त्याच कारण असं माझे सांगितल्याप्रमाणे मिथ्या पदार्थ द्रष्टाय उपादान कारणांना मग त्याची त्याच्यामध्ये अनुवृत्ती असणार म्हणून द्रष्टाची दृश्य असं दृश्य झालेलं असं तुम्हाला दिसून येईल म्हणजे परमात्मा सर्वत्र दिसून येईल आता दुसऱ्या बाजूने म्हणजे अधिष्ठान दृष्टीने हा काही एक न होता आयसा आहे म्हणजे स्वतःसिद्ध आहे हा एकमेवा द्वितीय स्वरूपाचा आहे त्याला कोणीही केलेलं नाही घडवलेलं नाही तो आपल्या अंगाने आपल्या मोहिमेत राहणारा स्वयंप्रकाश असलेला आनंद रूप असलेला कोणी त्याला उष्ण आनंद दिलेला नाही असा आदवी ते एकमेव परमात्मा सिद्धांत तिथे आविष्कृत होता पूर्वार्ध आहे हा पूर्वार्धामध्ये अन्वयान सांगितलंय आणि उत्तरार्धामध्ये व्यतिरिक्त म्हणजे अधिष्ठानाच्या दृष्टीने प्रतिपादन केलं अशा दोन्ही दृष्टीने एकाच उर्वीत महाराज आपल्याला प्रतिपादन करता म्हणजे आत्मा निर्विशेष सत्तामान्य स्वरूपाचा आहे म्हणून काहीही तो झाला नाही तो ऐकता आहे तो स्वतः सिद्ध आहे आपल्या महिमेत राहणार आहे आणि तुम्ही जर दृश्याला एक एकाला पाहतो असं तुम्ही लक्षात घेतलं म्हणजे एक द्रष्टा दुसऱ्या दृश्याला पाहतोय बघायला लागला तर तुम्हाला असं दिसून येईल की द्रष्टा दृश्याला पाहत नाही स्फूर्ती आहे त्याच्याच सत्तेने ते दृश्य प्रकाशित होत आहे असं तुम्हाला दिसून येईल म्हणून त्या दृमात्र परमेश्वरा व्यतिरिक्त द्रष्टा आणि दृश्य यांच्यामध्ये कोणीही व्याप्त नाही तोच त्याच्यामध्ये व्याप्त असल्या त्याचीच ओवण कायम अनुस्चित रूपाने असं तुम्हाला दिसून येईल असं अन्वयाच्या दृष्टीने लक्षात या म्हणण्याचा तात्पर्य असाय जनसमूह त्या जनसमूहामध्ये एक माणसाला असं असत एखादा माणूस असा असतो कि काहीतरी शक्कल काढायची काहीतरी नवीन बूट काढायचे अर्थात आयडिया आयडिया बघायचं कल्पना ज्ञानेश्वर माउली म्हणतेश्वर माउली म्हणते की जनसमूह आहे त्या जनसमूहामध्ये एक सांगायला सुरुवात केली बोलायला सुरुवात केली माणस हा पहा जनसमूह तो बोल लोक बघायला लागले की काय बोलतो मध्ये एकदम म्हणून ते बघायला लागले ते कोण कोणाला बघायला ते, कुण ते सगळी माणसंच होती तो समूहात जनसमूहा मधली माणसं एकमेकाला बघायला आतापर्यंत जी माणसं होती ती माणसं होती जनसमूह एक ठिकाणी होताच पण त्यातल्या एकाला अशी कल्पना सुचली ते माऊली म्हणते जनादे जनते खता समूह होता पण त्या समूहामध्ये एखादा माणूस असा बोलला काय बोलला हे पहा माणसा होते का माणसंच पण तू बोलला एक माणूस बोलला हे पहा माणस आहे हा पहा जनसमूह हा जनसमूह पहा म्हटल्याबरोबर ती माणसं एकत्र बसलेली होती ती एकमेकाकडे चकमका बघायला लागली हा त्याला बघतोय तो लाग त्याला बघतोय हर हे एक हर एकाला पाहत होता म्हणजे एकमेकाला पाहत होती परस्पर परस्पराला पाहत होती आणि ती परस्पराला जेवढी पाहू लागली अर्थात साऱ्यांच्या लक्षाला वेधण्यासाठी सगळ्यांची लक्ष वेधून घेण्यासाठी तो बोलला एकदम ही पहा मांडते आतापर्यंत त्यांचं लक्ष पांगलेलं होतं पसरलेलं होतं इंद्रियांची संगती पसरू होत असे जी मती ती त्या संगतीने पसरलेली मती होती बुद्धीवृत्ती होती त्या बुद्धिवृत्तीला मी आपले लक्ष वेधू इच्छितो म्हणावं तशाप्रकारे त्या लक्ष वेधण्यासाठी म्हणून तो म्हणाला काय म्हणाला ही पहा मांड हा पहा जनसमूह म्हटल्यावरती ही एकमेकाला बघायला लागली ती परस्पराला जेव्हा बघू लागली त्यावेळी लक्ष गेलं ती एकत्र आलेली माणसं परस्पराला पाहू लागली पण ज्ञानेश्वर मौली म्हणते समजा ते वाक्य एखाद्याने उच्चारलं नसतं तर ते एकत्र आलेली माणसं एकमेकाला पाहू शकली नसते काय त्या एखाद्या माणसाने एक गमत म्हणून कल्पना म्हणून त्यांनी वाक्य उच्चारण केल्यानंतर माणसं एकमेकाला बघायला लागली काहो त्याने जर ते उच्चारण केलं नसतं तर ती माणसं आंधळ होती काय त्याच्या वाक्या वाचून सुद्धा परस्परा ती परस्पराला पाहू शकली असती ती पाहू शकली नसती काय पाहू शकत नाहीत का पाहू शकतात एखादा माणूस असं मध्येच बोलतो माणसं जेव्हा एकमेकाला पाहतात त्या लक्ष वेधल्यामुळे तेव्हा काय तुम्हाला विशेष दिसून विशेष असं दिसून येत की एक दुसऱ्याला पाहतोय असं दिसून म्हणजे माणूसच पाहतोय माणसालाच पाहतोय ठेवायचं एक माणूस दुसऱ्या माणसाला पाहतो दुसरा माणूस पहिल्या माणसाला पाहतोय असं परस्पर परस्पराला पाहतात असं जेव्हा दिसून येत तेव्हा मध्ये आपल्याला असं दिसून येईल की हर एक जण दुसऱ्याचा द्रष्टा आहे असं दिसते हर एक जण एकाचा दृश्य असं तुम्हाला दिसून येईल म्हणजे मी जर आता पाहतोय असं ठरलं तर माझ्या दृष्टीने सगळे दृश्य आहे हा मधला मुलगा पाहत असला तर त्याच्या दृष्टीने आपण बाकीचे सगळे दृश्य आहोत म्हणजे द्रष्टा तो आहे आणि आपण कि या दुसऱ्याचा हा द्रष्टा या व्यवहारामध्ये दृश्य म्हणून वेगळं काही सिद्ध होत का मी द्रष्टा आहे म्हणतो तेव्हा तोही त्यावेळी त्याने याला पाहत असतो ज्यावेळी मी दुसऱ्याला पाहत असतो दुसऱ्या माणसाला त्यावेळी तो दुसरा माणूसही पहिल्या माणसाला पाहत असतो आणि पहिल्या माणसाला पाहत असल्या कारण माझ्या दृष्टीने तो दृश्य आहे तर त्याच्या दृष्टी दृष्टीने मी दृश्य आहे म्हणजे असतील एक नाही तर दोघे द्रष्ट्री एक असं म्हणून त्यात मौली म्हणते का ता ना काय म्हणते द्रष्टेची दृश्य तत्वता तत्वता दृश्य द्रष्टेची तो दृश्य नाही तर तोही द्रष्टाच आहे पाहणारा तरी द्रष्टाच आहे ज्याला पाहतो तो सुद्धा द्रष्टाच आहे दोन्ही दृश्य म्हणण्यापेक्षा द्रष्ट्यास लक्ष ठेवा दोन्ही हे द्रष्टेच आहे कारण चेतन पाहू शकतो जड पाहू शकत दृश्याचा पाहणं हा धर्म नाही द्रष्टाचा पाहणं हा धर्म आहे धर्म चेतनाचा आहे म्हणून तोही चेतन घ्यायचा मी मी म्हणायला लागलो मी द्रष्ट आहे तो तो म्हणेल मला मी द्रष्ट आहे आता का मोठेपणाचं जे भांडण चालतं ते कसं चालतं हे असंच चालतं गादी हे येऊन बसायचं दोघांनी ते जसं चालव तसं आता इथे परस्परात चाललेलं आहे तर परस्पर द्रष्टेच आहे द्रष्ट्या व्यतिरिक्त दुसरं काहीही उरत नाही किंमना हा झाला एक प्रकार आता दुसऱ्या प्रकाराने म्हणून हा झाला अन्न प्रकार की माणसांच्या समूहामध्ये एखाद्याने सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी या माणसाला पहा ही माणसे पहा असं वाक्य उच्चारण केल्यानंतर जेव्हा चेतन माणसं एकमेकाला पाहतात तेव्हा सगळेच दृष्टे झालेले असतात ज्याला तो दृश्य समजतो तो ही एका असतो किंवा आता आरंभी सांगितल्याप्रमाणे दृश्यामध्ये वा दुसऱ्या दृष्ट्यामध्ये याच दृष्ट्याची सत्ता आणि स्फूर्ती असल्याकारणाने तद्व्यतरिक्त दुसरा सिद्ध होत नसल्या कारणाने दृष्टांत सांगितल्याप्रमाणे सुखाच वर्णन करताना दृष्टांत म्हणून दृष्टांत म्हणून सांगतो भोग्य वक्तृत्वाच्या भ्रांतीमध्ये दृष्टांत सांगितला जातो काय दृष्टांत सांगितला जातो कि भोग्यक्तृत्व भ्रांतीमध्ये या विषय सुखामध्ये अन्योन्याच्या नावाचा दोष सुखामध्ये त्यात हा एक दोष आहे अन्न नावाचा दोष म्हणजे काय म्हणजे आता कि मी विषयाला भोग्य समजतो विषय मला भोग्य समजतो हा अन्न दोष पती पत्नी मध्ये चांगल्या रीतीने लक्षात येण्यासारखा आहे पत्नी म्हणते पती माझा भोग्य आहे पती म्हणतो पत्नी माझे भोग्य म्हणजे काय पत्नी पती म्हणतो मी भोगताय पत्नी म्हणते मी भोगताय तर दोघं चित्र आहेत म्हणून घरामध्ये आपल्या मध्ये सुद्धा असच चाललंय खरं घर सुद्धा म्हणतोय की हा माझा भोग आहे मी भोगताय आपण म्हणतोय मी भोगताय घर भोग आहे तुम्ही विचार करा घराची जेव्हा आपण दुरुस्ती करतो त्याला रंग वगैरे व्यवस्थित करतो धुतो तेवढे घर काय म्हणत असत की हा माझा आकारा माझा नोकर बघा म्हणजे माझी कशी सेवा करतोय स्वामीची बघा मला पॉलिश करतोय माझ्यावर रंधार सुतार फिरवतोय आपण फिरतोय ते घर म्हणतोय आपण म्हणतो नाही रे घर माझ्यासाठी घराचालक जर घराचा मालक असता तर घराला पाहिजे जास्ती तू घर धाडतोय त्या असोकर आहे आणि घर आहे मालक तू जर मालक असता तर घराने तुला तरी सुद्धा झाडने दुसऱ्या पण अर्थ नव्हतं कान पिचक्याला म्हणजे कळेल काय ते असं सांगण्याच खुलासा होत नाही म्हणून तर पती पत्नी मध्ये सारखं लक्षात येण्यासारखा आहे कि हा तिला भोग्य समजतो ती याला भोग्य समजते ती स्वतःला भोगता समजते हा स्वतःला भोगता समजतो याला म्हणायचं अन्योन्य असेल म्हणजे तरी काय सूक्ष्म असा चिंतन की पुरुषाला असं वाटतं हे नक्की सुर मला सांगायचं कुठेच नाही पण असं होता त्याच्यासाठी एक दादा गोष्ट सांगत असत दादा गुरुजी त्याचा अनुवाद करीत असत मी तिसरा माणूस करून सांगतो एक श्रीमंत शेजी अतिशय श्रीमंती त्या श्रीमंतीला पारावारने एवढे श्रीमंती, पण ठकुबाई ठकुबाई विठ्ठल रुक्मय दोघेच घरात होते दो वस्ती दो पुरुषाक्षर पुरुषांचीच व्याप्ती आहे त्याप्रमाणे त्यांची संपूर्ण घरामध्ये व्याप्ती त्यातही पुन्हा एक दोष असा होता की शेरजीला होत तो आणि शेटाणे होत पोटसूट दोन रोगाने दोन ग्रस्त झाले होते कारणाने रोज देवाला पंचपक्वांनाचा नैवेद्य दे केला जात पण ही विकृती असल्या त्यांच्याकडे पूजेला ठेवलेले जी बडजी त्यांनी यायचं पूजा करायची पंचपक्वांनाचा नैवेद्य दे देवाला दाखवायचा सकुटुंब स परिवार येऊन भोजन करायचं घरी निघून जायचं एक मनुष्य प्रवृत्त झाला त्या शिर्जीला विचारलं गो शेडजी तुम्ही दुःखी दिसतात काय तुम्हाला दुःख एवढं सगळं तुमच्याकडे संपन्न असताना काहीही तुमच्यामध्ये गुण नाही उलट तुमच्या घरी स्वतः साक्षात लक्ष्मी नांदते इतकं सगळं ऐश्वर्या असताना उनं काय तुमच्याकडे म्हणजे उन्हा असा आहे की आम्ही घरात दोघे दोघे असत काही मोठं उन नाही पण तिला एक रोग मला एक रोग म्हणजे एवढी सगळी संपत्ती आहे पण आम्ही संपत्तीला बघतो आणि संपत्ती आम्हाला बघते आम्ही त्याचा उपभोग घेऊ शकत नाही म्हणून आम्हाला दुःख आहे ठीक आहे योग्य आहे मग रोज तुमचे ते देवाला दे दे नैवेद्य वगैरे होत त्यातलं म्हणजे आम्ही नुसतं बघतो देव जसा वासाचा धनी तसे आम्ही नुसते दर्शनाचे धनी त्याच्या वासाचा तरी धनी आहे आम्ही नुसते बघे दर्शनाचे धनी पंच भगवान होत आहेत ते दे बघायचं देवाला नैवेद्य दाखवला जातो ते बघायचं आणि वर्जीबा तो नैवेद्य खातो हे पण बघायचं नुसतं असं वरजीबाची भे आले वरजीबाने विचारलं पंच भगवानाचा रोल देवाला तुम्ही नैवेद्य दाखवतो पूजा अर्जा करता तुम्हाला दुःख होण्यासारखं काय तुम्ही का आनंदी दिसत नाही तोही असा दीनवाना होता त्याला विचारलं इतकं दैन्य तुझ्या मुखावर पसरलेलं आहे एवढं दैन्य पसरण्याचं काय घडलं रे तुला तुझं रोग पंचपक्वांना जेवतोस तुला बरं रोग राही नाही तुला नाही तुझ्या रुक्मिणीला नाही <laughs> पार्वती शिव <शीवा> पार्वती <laughs> विष्णू लक्ष्मी संघणी तेलंगण्यासारखी गुटगुटीत आहेत कधी फॅमिली डॉक्टर म्हणून नेमायची आवश्यकताच भासत नाही मग तुला रोग एवढं दैन्य घ्यायचं काय कारण आहे तू उपभोग घेतो सगळं चांगलं आहे पण एवढी सगळी एस्टेट माझी कुठे माझ स्वामित्व नाही त्याच्यावर म्हणजे माझं स्वामी बडजी दुःखी आणि शेडजीच स्वामी उपभोग आहे पण स्वामी अभावाची जाण त्याला हरहुर ठेवते आणि इकडे स्वामी उपभोग मी घेऊ शकत नाही ह्याच्या चित्तात हरहुर आहे दोघांच्या चित्तामध्ये होय अशांत दोघेही आहे याला म्हणायचं अन्योन्याश्रय दोष असं हे विषय सुख अन्योन्याश्रय दोषाने ग्रस्त आहे अगदी तीच गोष्ट इथे आहे अन्योन्य दृष्टी होता जेव्हा माणसं माणसाला पाहता तेव्हा <laughs> अन्य दृष्ट्यात भोगाचा तो दृष्टांत आहे जरी प्रसंगाने सिद्धांत म्हणून सांगितला असला तरी आता तो दृष्टांत आहे तिथे जस नक्की भक्त हे सांगता येत नाही किंवा कोण नक्की सांगता येत नाही त्याप्रमाणे एकमेकाला जर चेतन पाहू लागले माणसं तर ती माणसं एकमेकाला पाहताना कोण कोणाचा दृश्य कोण कोणाचा दृष्ट्या हे सांगता येणार ना सांगायचंच ठरलं तर माऊली म्हणते जनते जनदेखता लोक लोकाला मनुष्य मनुष्याला पाहत असताना द्रष्टेचे तत्वता दृश्य दृश्य दृश्य म्हणून असल्या कारणाने तोच त्याच्यामध्ये सर्वांना चैतन्याची सर्वांना प्रकाशित करते स्वतंत्र सत्तामान असा कोणी पदार्थ नाही परमात्मा आहे ही झाली अनेक अधिष्ठानाची अधिष्ठान दृष्टीने आपण पाहू लागलो तर तातेश स्वरूपाने नांदणारी वाजवणारी भाषा ही जिथे सदाचित संपुष्टात येते सदाचित संपते असा माझ्या या अमृतानुभवाच्या चर्चेचा विषय सिद्धांत मानविक सिद्धांत स्वयं प्रकाश परमात्मा, परम पर आलासूल आनंद रूप व सच्चिदानंद अग्वे स्वरूप परमेश्वर व्यतिरिक्त दुसरो नहीं का नहीं एक परमत्मा चाहमान्य स्वरूप विशेष विवर्जित है का नी तो काही झाला नाही ना द्रष्टा झालाय ना दृश्य झालाय ना दर्शन झालाय काहीही झाला नाही त्याच्यात तो बनला नाही तो आपल्या अंगाने असा सिद्धांत तुमच्या लक्षात येईल नगरेश्वर माउली म्हणते असं अधिष्ठानाचं सत्तामान्य अत्यंत निर्विशेष ध्रुमार्थ स्वरूप लक्ष येणं हे माझ्या संप्रदायाच संविधित रहस्य आहे माझ्या गुरु घराण्यातल्या या कुणाने किंवा मौली म्हणतो मात्र चैतन्य नृत्य मात्र चैतन्य त्या चैतन्याच्या भोग निरपेक्ष आनंदाच्या व नित्य शाश्वततेच्या मागे असणार बळकट असणार श्रूपाचं असणारं जे तत्व त्या तत्वाचं हे मुख्य रहस्य आहे त्या तत्वाचं मुख्य गोर स्वरूप आहे नित्य स्वयंप्रकाशवेद्य नमात्र आता एक देवच आहे हे माझ्या सगळ्या बोलण्यात सगळ्या संप्रदायातनं मुख्य रहस्य आहे हे सौर रहस्य असं माउली हे सौमीरस्य म्हणजे एकंदर या ग्रंथाचं तार सर्व असं या माउलीच्या म्हणण्याचं कोणीला सिद्धांत काही जे झाला नाही हे अभिष्ठानाच्या दृष्टीने बोललं जातं हे विकरेताच्या दृष्टीने बोललं जातं हे निर्विशेष ससामान्य स्वरूपाच्या दृष्टीने बोललं जातं असं आपण जाणत आम्ही याचे प्रतिपादन केले तो आत्वा आपल्या ठिकाणी प्रकटच आहे मग स्वयंप्रकाशाला शब्दाने प्रकाशित करायचे आहे काय किंवा तो शब्दाला आयुष्य होत नाही त्याप्रता स्वतंत्र की शब्दाला परमात्मा कथायुष्य होत किंवा आम्ही कदाचित मौन धरले असते तर जनाने जगाला पाहिले नसते काय म्हणजे जगातला व्यवहार तळा काय झगडाने प्रसंग उडाव लागतात काय नाही आत्वा याचे तात्पर्य जगत व्यवहारांनी पडला असता थांबला असता का नाही जनाला जनाने पाहिले असता वास्तविक जनाने जनाला पाहिले असता ना चेतनाने चेतनाला पाहिले असतात एक माणूस दुसऱ्या माणसाला पाहत असताना कोण कोणाचा द्रष्टात दोन्ही द्रष्ट असं त्याच थोडक्यात उत्तर आहे हा कोणी द्रष्टाने कोण आमचं तर त्याच्या पुढचं सांगणंय की तुम्हाला जड पदार्थ जरी तुम्ही पाहू लागला तरी तत्वज्ञान ला झाल्यानंतर त्या ज्ञानी पुरुषाला दिसता ज्ञातात म्हणजे आत्मात पुढे पण ते तुमच्या जागा थोडीशी तीही जागा राहून दोन चेकन घेईल हा त्याचा धोक्यात अर्थ आहे म्हणून जना ते माणसाने माणसाला पाहिला असताना मरावांच्या उदाहरणार आहे मी म्हणत नाही त्यावेळी आपल्या सत्तेने त्याला सत्तामान करून त्याला आपल्या स्फूर्तीने प्रकाशित करून तो पाहता नये म्हणून असा न्याय असल्या कारणाने तिथेही दृष्ट नाही तिथे सुद्धा भ्रष्टात आहे कारण तो पदार्थ आता माझ्यावर अभ्यास आहे मी जातो साक्ष पदार्थ साक्षीवर आध्यात असल्या कारणाने त्याला परतून तो सत्ता स्फोट आहे कुठे ती ते प्रकाशित होईल असा कसा दोन एक झाल्याचा अर्थ असा येईल की दोन्हीचं अधिष्ठान एक होणार पूर्वी झालं शंका ही किंवा दोन आम्ही म्हणतो त्याच्या अज्ञात असेल दोन माहिती पण ज्ञात पदार्थाला एकच चेतन्य अधिष्ठान असल्या कारणाने सत्ता त्याला मिळते अधिष्ठानाचीच स्फूर्ती त्याला प्रकाशित करते वेगळा पदार्थ आहे या म्हणण्याचा अर्थ हाच आहे जराला जरा पाहिले असतात वास्तविक नित्यद्रष्टा म्हणजे परमात्माच दृश्य बनलेला हा दृश्य सुद्धा परमात्माच बनलेला ते पहिले नाही तर दोन दृश्य उभे करायचं त्याला दृष्ट समजतो तो त्याला दृश्य समजतो खरे दोघे काय हा प्रकार सगळ्यात आता काय समजला म्हणून एका दृष्टीने सांगून म्हणजे सांगते अनेक दृष्टीने सांगून काही दृष्टीने सांगून आता वेगळे दृष्टीने किंवा अनेक दृष्टीने सांगतात उत्तराबाद दुसऱ्या दृष्टीने परमात्मा काही एक न होऊन ऐकायला असे सांगतात काही एक परमात्मान आयता सिद्धच आहे असे सांगतात हा काही एक न होऊन आपला आयता सिद्ध आहे स्वतः सिद्ध आहे तो काही म्हणणार नाही काही झालं नाही तर बनायचं काय कारण वाचारण म्हणून तुम्ही काहीही बोलला तरी किंवा त्याच त्याची किंमत वाचारण म्हणून विकारो विकारोना सत्यम त्याप्रमाणे परमात्मा सूक्ष्म सत्य आहे वस्तुस्थितीने मूळ सिद्धांत मात्र आत्मा ऐका स्वतः सिद्ध आहे हाच निर्बाध स्वरूपाचा सिद्धांत आहे बाकीचा विषय आपण आता उद्या वाटतो कुंडली जवळहारी श्री श्री श्री की काही, नाही, हे तया मी या नऊ प्रकरणाच्या द्वारे अर्थात पहिल्यापासून नव्या प्रकरणाच्या शेवट वेळी जे काही मी आपल्याला प्रतिपादन केलं अर्थात काय प्रतिपादन केलं जे काही म्हणले स्वसंवेद्य देव पदाच विवरण केलं असेल फक्त एका शब्दाचं वर्णन केलं ते म्हणजे स्वसंवेद्य म्हणजे काय एवढं मी तुम्हाला सांगेल किंवा त्याला दुसरा पर्यायी शब्द देव कशाला म्हणतात ते मी तुम्हाला सांगेन अर्थात देव या पदाच विवरण करण्यासाठी वेदांत शास्त्रामध्ये असलेल्या एकाने प्रक्रिया माउलीच्या शब्द हे म्हणायचे वास्तविक त्यांची भाषा इतकी समर्थ स्वरूपाची आहे <स्वाँगा> कि यथार्थ अर्थ वाहक असलेली अत्यंत सुटसुटीत आटोकट्या शब्दातली बहर्थ संपन्न असलेली थेट ज्ञपर्यंत वृत्तीला नेऊन पोहोचवणारी अतिंत्य शक्ती संपन्न किंवा अनुभवावी असं किंवा समुद्राहून सखोल अर्थ भरित समुद्रापेक्षाही सखोल ज्यांच्या अक्षरांचं सामर्थ्य आहे अर्थाचं सामर्थ्य आहे अशा प्रकारच्या पदयोजने मौलीने गोष्ट सांगितली हे निराळ गोष्ट ही गोष्ट आलाही दाय हा एक स्वतंत्र विषय आहे किंवा या पोटात अनेक विषय अलंकार कोणते रस कोणते वेगवेगळ्या शास्त्राधिकांचा दृष्टांत म्हणून वापर करताना कसा वापर केला आहे ज्योतिष आहे न्याय आहे इतकं नव्हे तर व्यवहारात असलेले काही सामान्य दृष्टांत आहेत या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये हल्ल्या पण ह्या सर्व गोष्टी प्रतिपादनाच्या वैभवातल्या प्रतिपादन शैलीतल्या उपांध्यम स्वीकार हृदया बुद्धि प्रकाशावी वे तुम हृदय बनाव हा ज्ञानेश्वर महाराज मुख्य उद्देश्य है तो हिवच तुम्हारा बुद्धि कश प्रकाशित होती प्रमाण हृदय कस तैयार होार्दिक तुम्हारा विकास कसा होता यासाठी ज्या माध्यमाने आपल्याला प्रतिपादन करता येईल त्या माध्यमाचा अर्थात कधी अलंकाराचा कधी रस पूर्णतेचा कधी दृष्टांताचा कधी उपमा कधी पूर्ण उपमा कधी मालोपमा कधी अद्भुत रस ज्याचा ज्याचा वापर करता येईल त्याचा तसा, तसा तसा वापर करून महाराजांनी ही गोष्ट आपल्याला प्रतिपादन केली आहे ही ज्ञानेश्वर महाराजांची आगळी वेगळी गोष्ट आहे ही त्यांची स्वतंत्र महिमा आहे हा त्यांचा अगदी मराठीत बोलायचं तर उपजत ज्ञानी महात्म्याचा हा महिमा आहे नित्य योगाचा युक्त योगाचा महिमा आहे ही गोष्ट त्यांची लिलेने त्यांनी केली हा महिमा जरी असला तरी लिलात्मक महिमा आहे त्याच्यासाठी त्यांनी फार प्रयत्न केलाय असं सुद्धा आपण समजायचं कारण नाही लिलेने एवढ्या गोष्टी प्रतिपादन केलाय रसात्मक के बसले होते असं नाही अलंकारात्मक बसले होते असं नाही ते जे बोलले त्यात रस अलंकार दृष्टांत उपमा सगळ्या सम्धु गोष्टी येऊन तर्क प्रमाण हे सगळे येऊन बसले भरा भरा भरा भरा मला प्रत्येकाला असं वाटलं जागा भरून गेली तर पुन्हा काय करायचं नऊ हजार केला तर आठशे तर होव्या आठशे उभ्या समजा आपला नंबर नाही लागला म्हणजे काय करायचं उभी भरकटत म्हणा आई बाप्पा मन विना करायचं काय निराधार त्यापेक्षा आपलं कुठे तरी माउलीच्या आपल्याला जागा मिळेल म्हणून सिद्धांता प्रक्रियेने व्याकरणाने शब्दानी अलंकारांनी रसानी एवढी गर्दी केली बसायला जागाने जिथे ज्या जागी बसता येईल तिथे नाही लाव बसाव लागत म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यासाठी काही वेगळा प्रयत्न केला असा मी आपल्याला असं सांगितलं की ज्ञानेश्वर महाराजांचे आगळं वर वेगळं वैशिष्ट्य आहे त्यांचा हा महिमा आहे असं मी म्हणतोय वस्तुस्थितीचा जर विचार आपल्याला सांगायचा ठरला तर आत्ता सांगितल्याप्रमाणे रिकामे तोंड करू गेले बडबडते गीता येते अनुभवांगता येते गोडा आतुड त्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी काही प्रयत्न केला नाही पण माउलीच वैशिष्ट्य म्हणून प्रतिपादन करायचं भाषा शैलीच प्रतिपादन शैलीच माध्यमाच रणं हे एवढ ठीक आहे ज्ञानेश्वर माऊली स्वतः असं म्हणते मी पहिल्या प्रकरणापासून येत वेळी स्वसंवेद्य पदाचं विवरण देवपदाच विवरण केल्या व्यतिरिक्त मी काही सांगितलं नाही तुम्हाला म्हणजे काय त्याचे मुख्य अर्थ ध्यान भोती महाराज रचले पर्थ है स्वयं प्रकाश देव शब्द प्रकाश ने संविदा तो संविध ज्ञान प्रकाश ये स्वसंविद्य मे स्वयं प्रकाश देव हा पहला पोटा स्वरूपाचा आहे असा जो असेल त्याचं नाव परमात्मा आहे त्याचं नाव देव आहे त्याचं नाव स्वसंवेद्य आहे असं ज्ञानेश्वर महाराजांना सांगायचं ही गोष्ट सांगण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी पहिल्या प्रकरणामध्ये लवणाची गेली ती राहिणी शिल्लक त्या पद्धतीने वृत्ती तद्रुपतीला पावली वाचा ऋणशेष सदाच निवृत्त झालं ज्ञान आणि अज्ञान याहून भिन्न हे परमात्म स्वरूप आहे या परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी तुम्हाला हा परमात्मानंद असं प्रतिपादन केलं हा ज्ञान स्वरूप असल्यामुळे शब्द प्रमाणाला विषय होत नाही त्याबरोबरच कोणत्याही प्रमाणाला विषय होत नाही अज्ञानाला विषय होत नाही सहाव्यात सातव्यात प्रतिपादन केलं सत्तापेक्षा ज्ञानाला विषय होत नाही आठव्यात प्रतिपादन केलं आणि ज्ञाना अशा अद्वलेला ज्ञानी जिवंत असतो मरत नाही त्याचं नाव जीवनमुक्ती त्याच्या व्यवहाराची होणारी प्रतिदी त्याची संगती सांगण्यासाठी म्हणून नव प्रकरण लिहि मी सांगितलं तुम्हाला एकच देव बोललेले एक जे दुजे नाही काय सांगितलं स्वसंवेद्य परमात्मा आहे देव संवेद्य स्वरूपाचा आहे देव स्वयंप्रकाश आहे एवढाच मी तुम्हाला सिद्धांत प्रतिपादन केला या पलीकडे तुम्हाला नाही आता हे सांगताना मी असं सांगितलं काय द्रष्टा ग्रिश दर्शन यावून तो आधीच कसा आहे प्रमाथा प्रमाण प्रमेय भाव याहून विवर्जित कसा आहे शब्दाचं महत्व जरी किती तऱ्हेचं असलं बाप उपयोगी वस्तू शब्द हो स्मरणदानी प्रसिद्ध होमूर्ताचा विषद वारीसा नव्हे असं त्याचे गोडवे पुष्कळ गायले त्याचा महिमा पुष्कळ प्रतिपादन केला पण एवढा समर्थातला शब्दही स्वयंप्रकाश परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी कसा पोहचू शकत नाही तेही मी तुम्हाला वेगवेगळ्या तऱ्हेने प्रतिपादन केलं सांगण्याची चढा निराय स्मरण आणि विस्मरण याहून विवरजित असल्या शब्दाचं काम आहे स्मरण करून देणं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्मरण विस्मरणाचा जर शब्द काय केवा लावणार असं मी आपल्याला प्रतिपादन केलं पण सांगितलंही जी जी कि दृमात्र परमात्मा ज्ञासा ज्ञान ज्ञेय याहून विवर्जित आहे किंवा ज्ञात विही जे ज्ञान हे नुसध ज्ञान मी तुम्हाला सांगेल स्वयंप्रकाश परमात्मा सांगेल सु असं परमात्मा सांगितला किंवा देवाचं वर्णन केलं सगळ्या शब्दांनी केलं त्याचं कारण आहे आरंभी तुम्हाला कि सांगायचं अद्वैत सांगे जे बोले तैवैस गे आपल्या महिमेत जर महाराज राहते तर त्यांना शब्दाची आवश्यकता नव्हती पण तुम्हाला सांगायचंय ते शब्दात अंगीकार केला पाहिजे एक गोष्ट सांगतो तुम्हाला या प्रकरणाशी संबंधित यायचा नव्हे आणि या विचारल्यावरून सा सांगतो म्हणजे थोडस ह्याच्या दुसऱ्या बाजू याच्यापेक्षा जास्त परखड झाल स्वरूपाची पण ती बाजू मी आपल्या मांडणार नाही मला ती मांडता येते मला माहीत आहे मग मला मान्य नाही म्हणून मी ती मांडत नाही पण सरळ बाजू मांडणं आपलं काम आहे म्हणून मी आपल्याला सांगतो ज्ञानेश्वर महाराजांना आपल्या महिमेत राहून महाराजांनी जसं लिहिलंय कि माझ्यानंद स्थिती दिली त्या आनंद साम्राज्यावर मला अभिषिक्त केलं त्या ठिकाणावर मी राहावं वास्तविक माझी पण वृत्ती अशी आहे कि मी तिथे राह पण मी तिथे न राहता हा एवढा ग्रंथाचा व्याप निर्माण केला ग्रंथ निर्मिती केली यामागे माझ कोणतही कर्तव्य नसून केवळ श्री गुरुंची प्रेरणा मागे कारण आहे असं जे ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलंय त्यात मी लिहिलेलं नाही ज्ञानेश्वर माऊली पहिल्या मुवरुपस्थितीत असावं त्या आनंदाद्वित स्वरूपात असावं मी ते सतत भोगत असावं पण काय करता माझ्या श्रीगुरूंच्या सांगाव्यामुळे मी निवांत चिमिया भोगावे की मी निवांत असावं तिथेच पण मी ही, निर्मिती ही, ही ग्रंथ निर्मिती केली तर त्याचा परिहार देताना त्यांनी परिहार दिलाय की माझ्या श्री गुरुंच हे कर्तव्य आहे त्यांचीही प्रेरणा माझं त्याच्यात कर्तृत्व आणि ग्रंथ कर्तृत्वाचा मजकडे लेश ही नाही असं महाराजांनी आतापर्यंत प्रतिपादन केलं आहे वस्तुस्थिती काय आहे महाराजांच्या बोलण्याप्रमाणे भरवसा ठेवून ते सांगतात हीच वस्तुस्थिती असं आपण समजणं जास्त सांगतो निवृत्तीनाथ म्हणायतून प्रेरणा द्यायला प्रवृत्त झाले नावाला पट्टा नाही का ज्ञानेश्वर महाराज म्हणायचं बोलायला येत नाही म्हणायचं शब्दाचा चांगली शेवटी म्हणजे काय झालं की ज्वैताचा चांगली लागतो का नाही असा विकल्प करण म्हणजे आपल्या बुद्धीच खोग्र करण आहे करण आहे किंवा प्रदर्शनात का त्याच कारण पहिली बाजू हे मी तुम्हाला थोडकी दुसरी बाजू सांगितली पहिली बाजू अशी कि श्री गुरूंनी अशी त्यांना प्रेरणा द्यावी त्या आणि अशी खरोखरी अलौकिक ग्रंथ निर्मिती करावी तुम्ही बारकाव्याने बघा संस्कृत वाङ्मय वाचणार असुदा असं म्हणत अस आपलाही अनुभव आपण चिंतन केला तर तसाच ये संस्कृत ग्रंथांचं प्रस्थान त्रयीला अनुसरून लिहिलेल्या अर्थात उपनिषदोपी असलेल्या अवलोकन करून चिंतन करून त्याच्यावर व्याख्यान देऊ नये शेवटी श्री ज्ञानेश्वर महाराजांची चाळणी मारल्याशिवाय त्या ज्ञानाला बळकटी येणार नाही असं दादा म्हणत किती ज्ञानेश्वर महाराजांनी प्रभावी हे लिहिले आपण बघा म्हणजे विक्टो पर्यंत झालेलं अध्ययन पंचमी षष्टीच्या संस्कृत ज्ञानावर आपण किती उड्या मारणार पण संस्कृत ज्ञानामध्ये त्या संस्कृत वाङ्मयामध्ये नावून निघालेले दादा अर्थरूपतेला पावलेले दादा ते म्हणतात असं कि प्रस्थान कवीचं अवलोकन केलेल्या महापुरुषाला सुद्धा शेवटी मौलीच हे वाचल्याशिवाय आणि त्याला बळकटी व त्याच्या दुसऱ्या शब्दा खाचा खोता ज्याला म्हणतात त्यातले वारतावी ज्याला म्हणतात त्यातली रंगसंगती म्हणून ज्याला म्हणतात बॅलेन्स म्हणून ज्याला हल्ली म्हणतात ते साधणार समायोजन म्हणून ज्याला मराठीत म्हणता ते ते साधणार ते साधण्यासाठी मौलीच्याच वाङ्मयाचा अंगीकार करायला पाहिजे असा दादांचा एकंदर मनोद त्यांचा आशय असावा विचार करा की किती निर्माण कशी इच्छा निर्माण झाली अद्वैतात हे कसं संभवणे शेवटी शब्दाचा चांगले सरकार लागला का नाही शेवटी एवढं सांगून काय आमच्याच मार्गात का, का नाही हे म्हणणं यापेक्षा सुद्धा जिथे असंभवनीय अशा सुदूर अवस्थेपर्यंत आपण येऊन पोहोचलो देहात्मत्व भ्रांतीमध्ये नवे भोग्य भक्त भ्रांतीचा कळस म्हणजे भोग्य पदार्थाला शेषी समजून आपण त्याचे शेष बनलो इतक्या हीनदीन अवस्थेला आपण पोचलेली त्याच्या येऊन ज्ञानेश्वर मागले आप आपल्याला अंतरनिर्णती बापुडे हा म्हणून अगत्य सेवने घडे काय की जे पोय पंकीचे इकडे घेते इतक्या अत्यंत आणि कणवेनं त्यांनी म्हणावं हे तुमचं आमचं भाग्य आहे खरोखरी असा अभिमानही धारण करण्याच कारण नव्हतं पण अति सोज्वलपणाने अभिमानही महाराजांनी व्यक्त केलाय माझा मराठा ची बोल कौतुकी अमृता ते ही पैदा जिंके आयसी अक्षरे रसिकी मिळवी अशी प्रतिज्ञा केली ही सोजवळ आहे अतिथोर पुरुषाची ही प्रतिज्ञानी ही प्रतिज्ञा करावी असं मराठीमध्ये एवढ्याला भाग्य समजायची प्रवृत्ती आहे त्याला नाही लाज भाग्य तरी नोहे धनपुत्र दारा कितीतरी प्रमाणात आपल्याला आता ते व्याख्यान करायचं नाही या भाग्य शब्दाविषयी सुद्धा लोकांची किती वेगवेगळ्या कल्पना आहेत किती चुकीची समजत आहे ते जास्त आपल्याला सांगायचं नाही पण खरं भाग्य हे तुकार म्हणे भाग्य या नावे म्हणे लागे की ज्ञानेश्वर महाराजांनी मराठीमध्ये या मराठी भाषेमध्ये शब्दाचा अंगीकार करून ज्या शब्दाला आत्मा विषय होत नाही म्हणून माऊली मुण मुण सांगते त्या शब्दाचा अंगीकार करून ज्ञानेश्वर माउलीने संपूर्ण ग्रंथ निर्मिती केली वाङ्मय निर्मिती केली हे आपलं भाग्य आहे परम भाग्य असं लक्षात राहील कि मोहुना मी आपल्याला आरंभी सांगितलं होतं की या सगळ्या शंकांचं उत्तर आहे ज्ञानेश्वर माऊली संत सम्राट ज्ञानेश्वर माउले हे त्याचं उत्तर आहे शब्दाचा अंगीकार करून हे लिहिलं ना हो अंगीकार करून काय बिघडलं कादंबरी तरी शब्दमयच आहे आणि ज्ञानेश्वरी तरी शब्दमय पण कादंबरी आणि ज्ञानेश्वरी दोघांची सारखी पूजा करून टाळणार नाही कादंबरीने मनुष्य मानसिक पातळी म्हणतात ते फार घसरते आणि मनाची खरी मशागत ज्ञानेश्वर महाराजांच्या वाङमयाच्या नुसत्या पारायणाने घडते आणि मनाला रामरूपता प्राप्त होण्याकरता त्याच्या अर्थाच्या चिंतनाने स्थिती प्राप्त होते म्हणून शब्दाचा अंगीकार केला म्हणून काय कादंबरी ज्ञानेश्वरी सारखी म्हणणार काय तो तरी शब्दच का नाही हा तरी शब्दच का पण शब्दा शब्दामध्ये फरक आहे तो लक्षात घ्यायला नको का लोक म्हणतात का महाराजांच्याकडे जायचं शेवटी मोठच सारवायचा ना किती दिवस आम्हाला करायचे अरे तुला माहित नाही हे महाराज लोक आपल्या अंगाखालचं घोडं जाऊ नये असं त्यांना सारखं वाटत नाही खरंच तू तुला ते उपयोगाला पडेल अरे माणूस सदा ब्रह्म आहे त्याला काही करायला लागत नाही फक्त एवढं कळत नाही माणसाला की काही करावं लागत नाही हे माणसाला कळत नाही इथे सोपं ब्रह्म आहे तळा हातावरचा आवळा दिसावा इतकं सोपं ब्रह्मज्ञान आहे कसं लघवी भांडी का असं काय हे लह्या लोकांच्या नात्य हे शक्कल आहेक्कल मध्ये अक्कल माणसानं शरीर व्हायचं प्रवेश करायचा कशासाठी मी आपल्याला हे सांगतो अशी माणसाची एक बुद्धी अशी मनुष्याला असं कळत नाही असं सांगण्यात काही साधू संतांना कि अत्युत्कृष्ट असलेला हा सिद्धांत प्रतिपादन करण्यासाठी साधू संतांनी द्वैताचा अंगीकार केला हे असे परम भाग्याच लक्षात उदाहरणार्थ दादांच्या विषयीची गोष्ट सांगतो तुम्हाला कि दादांच्या विषयी जे अनेक अपवाद होते त्यात एक अपवाद असा होता काय म्हणले एवढं सगळं ब्रह्मज्ञान ग्रहस्थाश्रमितांनी म्हणजे दादांच्या शिष्यानाही बरं लक्षात ठेवायचं इतरांना असेल नवल नाही जे त्यांच्या बुद्धीवर जगली आपला बौद्धिक पिंड ज्यांनी निर्माण केला त्यांना पण ही शंका इतरांची तर गोष्ट सोडून दे मी माणसं नाव कान धरून आणून दाखवू शकतो फक्त आपल्याला आता प्रसंग नाही म्हणून सांगायची काय फुशारखी मिरवायची मिरवायची फुरशारखी ही आमी आमी की आम्ही बघा आम्ही ब्रह्मचारी आहोत आम्ही ब्रह्मचारी राहून तत्वज्ञान सांगतो काय प्रवचन कीर्तन करतो एका हे सगळं थोर पुरुषाला ऐकायला मिळालं आमच्या तात्याने ऐकायला मिळालं म्हणाले अरे तुझा तो ब्रह्मचारी कोण आहे कीर्तनकार प्रवचनकार की त्या कीर्तनकाराच्या त्या ब्रम्हऱार्याच्या तोंडावर जे तेज नाही ती ते आमच्या दादांच्या चरणावर आहे मग निंदा करण्याची ते तुला कसं समजणार आहे की दादा किती थोर आहे ते गृहस्थाश्रमी झाले म्हणजे झालेला आणि ब्रह्मचारी कशामुळे राहिलाऱ्या ताप पाहिला आहे का कुणी पूर्वीच्या लोकांनी दिल्ली शिक्षा झाली म्हणून नाही कुणी जायला तयार नव्हतं म्हणून आहे काय कारण आहे तुला माहितीये काय उत्तर तुम्ही देऊ शकता मला कळत नाही बाजूच मांडायची ठरली तर अनेक मांडता येते अंगीकार केला हे भाग्याच लक्षण आहे विलासाने माणसं गुंतात दादांचा हा आश्रम बहून त्यावेळी नाव ठेवणारे लोक होते काय त्यांना कळणार आहे की दादांचं काय वैभव आहे साक्षात ईश्वरही शिव ही मुहूर्त पुरुष तुमच्या पुढे शंका म्हणून मांडलेली आहे ती बाजू मला मांडता येते आपल्याला मांडायची आपल्याला दूर ते त्यातनं एवढंच सांगायचंय कि तत्वज्ञान प्रतिपादन करायची वृत्ती दादांच्या सारख्याला निर्माण व्हावी हे दादांच्या त्या काळात असलेल्या लोकांचं भाग्य आहे त्याला न कळलं त्याला मी काय करू शकत पण ज्यांना कळलं ते खरोखर ग्रंथांच चिंतन करणारे त्यांच्या गोष्टीला ऐकून समाधानाला पावणारे लोक वर्णन करतात एका यती सम्राटाने मला परवा सांगितलं परवा म्हणजे एक पंधरा वीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे त्यांना एक मी गोष्ट सांगितली आपण तुम्हाला गोष्ट वेगळ्या सांगितलं त्यांना त्या शंकेच्या समाधाना करता सांगितलेली गोष्ट इतकी समर्पक झाली ती किंवा त्यांना वाटली दादांच्या अगदी विद्युक्त वैदिक या ती सम्राटाची गोष्ट आहे ते म्हणाले ही गोष्ट मी त्यावेळी होतो मला हे सगळं माहित आहे पण इतकं दादांच्या वाणीमध्ये आणि बोधामध्ये समर्थ की गोष्टी माझ्या जीवनाचं पुढं उलगडत तर त्यांच्या त्या प्रक्रियेमध्ये किती जीवनाची पुढे उलगडत असतील जर हे मला त्याच वेळ समजत तर त्यांचे जोडे मी डोक्यावर घेऊन त्यांच्या कुठे उगे म्हणजे मी ब्रह्मचार्याची निंदा करतो असं तुम्ही समजू नका माझं ब्रह्मचर्य चांगला आहे पण जे असतील ते आम्हाला वंदनीय ते उरत आहे त्या व्रताने मनुष्य कृतात होऊ शकतो त्याच्यामध्ये ओझ आहे त्याच्यामध्ये एक प्रकारचं तेज आहे ब्रह्माला साठवण्यासाठी माणूस ब्रम्हचारी जेवढा समर्थ आहे तेवढा ग्रह साचू शकत नाही ही गोष्ट खरी आहे पण ही गोष्ट कोणाला आपण लावतो हो। आहोत हे माणसाच्या ध्यानात येत कोणाची त्याच्यामध्ये आपण तुलना करतो हे समजत नाही म्हणून असं ना घडत काही मंडळी व्याकरणाची भाषेची अभिमानी असलेली गुरुजींच्या बद्दल सुद्धा असं म्हणत असत की बघा एवढं सगळं तत्वज्ञान ब्रह्मज्ञान सांगून हे शेवटी अजून काय अरे शब्द काय वापरला कशी माणसाची माणसानी कुठपर्यंत जाऊन पोहोचवा त्याला काही हिशे व्हायचं नाही का मर्यादा आहे का नाही तेही मर्यादा माणसाच्या बुद्धीत राहत नाही ते काय तत्वज्ञान सांगत होते ते समजून घे ते समजून घ्यायला पुणे तयार नाही सारांश द्वेताचा अंगीकार करणं ग्रंथ निर्मिती करणं शिष्य निर्माण करून त्याला शिकवण यद्यपि एका दृष्टीने गुंता हे सात्विक पण शिष्याच्या दृष्टीने त्याचं परमभाग ज्ञानेश्वर महाराजांना ही वाङमय कृती करावी लागली या ज्ञानेश्वर महाराज शब्दापर्यंत आले शब्दाचा अंगीकार कला एवढी गोष्ट जरी वरपंग पाहता उणी असली तरी हे उणं नसून तुमचं आमचं भाग्य देणार हे होण किती झाड शब्द सांगतायत ते मला माल माहिती पण मी सांगू इच्छित नाही हे उन नाहीच कसं दिसत कुणाला दिसायचं काय करण शेवटी असं काय म्हणणं का ग्रंथ निर्मिती करणं या द् हे जितक खरं आहे तितकं एवढं द्वैत निर्माण करून त्यांच्या स्वरूपाने ते बोलले नाही त्याला याची काय वाट जीवनमुक्त पुरुषाच जे वर्णन आपण आता ऐकलं कि सात लटिके दोन्ही बोलोनी न बोले झाला मोनी भोगिता उन्मनी आरा याची काय संगती आपण लक्षात ठेवणार आत्मदृष्टीने तो बोललाच नाही याची काय संगती ज्ञानेश्वर महाराजांच्या आत्मदृष्टीने एवढा द्वैताचा विस्तार करूनही किंचित द्वैत निर्माण झालं नाही त्यांच्या अद्वैताला धक्का लागला नाही पोहोचला नाही पोहोचणं शक्य नाही तुम्ही आम्ही जर उद्या तत्वज्ञानी झालो आपल्या स्वस्वरूपामध्ये जर बिघाड होणार नाही तर ते तर युक्तयोगी होते त्यांच्या स्वरूपात बिघाड झाला नाही असं सांगितलं तर काय व्हाव काय नाहीतरी सर्वांचा आत्माही काय ना पण माणसाच्या इतक्या सिद्धांतापर्यंत पोहचून शेवटी शंका काय म्हणे द्वैत करावं लागलं का नाही हे तरी शब्दांना सांगितलं का नाही हो हो शब्दांना सांगितलं द्वैत अंगीकार करून सांगितलं ज्यांचं खरोखरी निर्धार असं काय करणं मला कळत नाही उलट आपल्याला ते समजलं नाही असा त्याचा अर्थ होतो शेवटी तेव्हा ह्या शंका या, या समाजल्या मी मुद्दाम तुम्हाला सांगतोय शंका झाल्या अशी शंका लोकांच्या डोक्यात ते घेऊन जातो मला संप्रदायाचं चिंतन करता इकडे आदोत अमृतानुभव सांगायच आणि हो शेवटी काय म्हणे कि माझ्या जीवीची आवडी पंढरपुरानी न गुढी समसमुच्चय झाला का नाही वास्तविक कर्मसमुची योजना असताना हा समसमुच्चय काय तुमच्या संप्रदायात सकाळी काय म्हणे अमृत अनुभव चालतो संध्याकाळीचा काय चालतं म्हणे नको ब्रह्म ज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तो देव आई करी भजन चालत आणि या अभंगावर चालतं पुन्हा त्यांना म्हणलं काय चुकलंय संध्याशिव लक्षात ठेवायचं अहमदाबाद येथे त्यांना हे सगळं ऐकून विचारायला लागले मला सांगता त्यांना सांगितलं हा समसमु हा क्रम समुच्छा त्यांना म्हणजे भजन क्रियात्मक नाही का म्हणलं आहे तत्वज्ञान तुम्ही श्रवण म्हणणं करता हा ज्ञानाचा भाग आहे का नाही म्हणलं आहे मग समोर समोर चेन एका झाला म्हटलं असा आहे की श्रवण करणं ही क्रिया आहे का कर श्रवण करणं ज्ञान आहे म्हणायचं ठरलं तर श्रवण सुद्धा क्रियाच आहे क्रियात्मकच आहे ते तसं बघितलं तर प्रमाणप्रमेय भावाचा म्हणजे शब्द जर श्रवणामध्ये प्रमाणात येईल तर ते ज्ञानाचं साधन आहे पण अध्ययन अध्यापन करणं हे जर क्रियेच लक्षण असेल आम्ही ऐकायचं त्याची जर श्रोत्रेची प्रमाण असेल श्रोत्याची श्रोत्रेची प्रमाण असेल आणि क्रिया नाही तर काय आहे क्रियाच आहे भजन क्रिया असं मग क्रियाच आहे दोन्हीकडे एक श्रवण हे जर ज्ञानरूप असेल तर भजन करण्यामध्ये ज्ञानरूपाचा तुम्हाला कुणी सांगितलं एक तो दोन्ही ज्ञान आहे किंवा दोन्ही क्रिया एक दुसरी गोष्ट अशी आहे की क्रमसमु आहे क्रमसमुय कधी होतच नाही का होत नाही त्याचं कारण आहे आम्ही कितीही तत्वज्ञान सांगितलं तर तत्वज्ञानाचा अधिकारी तत्वज्ञ होतात आणि कितीही आम्ही क्रिया केली वा सांगितली तर पामराच्याच अंतकरणाची शुद्धता आणि स्थिरता होतात ते मुमूक्षुची स्थिरता शुद्धता व्हायचं कारण झालेलं आहे म्हणजे अधिकारानुगुणच माणसांच्या अंतःकरणाची वाटचाल होत असते सांगणारा काय सांगत असत त्याच्यावर ते अवलंबून संप्रदाय हे का ठेवलं त्याच कारण याच्यात सगळे आहेत म्हणून विषय आहेत पामर आहेत मुक्त आहेत सगळे आहेत आणि सगळ्यांना त्याच्या त्याच्या अधिकारानुगुण फल होत असल्या कारणाने क्रमसमु आहेत समसमुचय हे त्याच थोडक्यामध्ये उत्तर आहे मग अशी पण शंका माणसाला येते हेच नाही कशावर म्हणून मी आपल्याला आरंभी एक लांब लचक वाक्य सांगून सांगितलंय की याबाबत जीवनमुक्त पुरुषाच्या जीवनाविषयी जेवढ्या तुम्हाला शंका निर्माण होत असतील फक्त एक व्यवहार संसार सोडून हे सुद्धा नाही त्याला एकमेव पहिलं वहिलं उत्तर मिळाले ते संत सम्राट श्री ज्ञानेश्वर माऊन याशिवाय त्याला काही उत्तर नाही कारण तोंडाने उत्तर देऊन उपयोग हो आहे त्याचा वस्तुपाठ आहे त्याचा आदर्श मूर्तिमंत हे जीवन आहे त्याच्यामध्ये कुठल्याही शंकेच उत्तर आहे म्हणताना आता तेवढी आपल्याला बुद्धी नसली तर त्याचा मला ना आई लागेल सारांश कि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी शब्दाचाही लाभ लागत नाही कारण आत्मस्वरूप परमात्मस्वरूप ब्रह्मस्वरूप हे एकमेव अद्वितीय मात्र स्वरूपात आहे असं मी आरंभापासून एक वेळी प्रतिपादन केलं असं ज्ञानेश्वर महाराज शब्दाच्या द्वारे सांगतात आता अजून पुन्हा जास्त लक्षात ठेवायचं काय शब्दाला विषय होत नाही हे सुद्धा शब्दाने सांगतात गुरु शिष्याच्या संबंधामध्ये मनुष्याला गुंता असं दादानी हा आश्रम स्थापन करून काही शिष्य मंडळीला तत्वज्ञान सांगून सांगितले धनाकडे त्याच्याही पुढे सांगायचं म्हणजे आता एक होते की फटकारा, ने, ने, ने, ने, ने, चा फटकारा मायेचा शेवटचा असं म्हणणारे व त्यातनं बाहेर लोक पडत नाहीत असं सांगणारे व क्रियेने वाणीने मनाने भावनेने बोधाने त्याच्या पलीकडे गेले म्हणजे कुठे कोणाला शंका यायला जागाच दादांच्या मध्ये मात्र शंका येईल दादा पण हे सांगत होते की लौकिकामध्ये जाणं म्हणजे मायेचा शेवटचा फटकारा चा आपल्या पदरचा समजत होते ना ते तरी दादांचा की मायेचा फटकारा हा चांगला कोणता कि लोकांनी मला मान द्यावा मला लोकांनी अमुक करावं अमुक करावं पण आळंदी पासून काशी पर्यंत माणसांचा सोहळा दादानी माउलीचा काढला काय तुम्ही म्हणणार चला लागे ले ले लागे। का बघा लागले हे लागले काय आम्हाला एवढं मोठं तत्वज्ञान सांगायचं शेवटी सोहळा काढला ना वाढेल कीर्ती भरत खंडात, संपत्ती ही पडेल पदरात म्हणून हे लोक त्यांचा द्वेष करीत होते असं त्यांच्या चरित्रात लिहिलेलं आहे द्वेषाची जी कारण दिली त्यात ही एक गोष्ट त्यांनी लिहिलेली आहे दादांच्या चरित्रात काय आपल्याला दिसून येतं काय आपण म्हणणार त्याला करायलाच पाहिजे त्यात काय उलट दादानी एवढा मोठा सोहळा काढून आपल्याला शिकवलंय की ज्ञानी पुरुष एवढा सोहळा काढून सुद्धा अलौकिक स्थितीमध्ये राहू शकतो त्याच्या अलौकिक स्थितीमध्ये रथिमात्र बदल होऊ शकत नाही बाल बाता करी सकाय जो जग बहिरी होय याचा प्रत्यक्ष वस्तुपाठ दादानी दिलाय शिकायला पाहिजे पाहण्याची दृष्टी आहे नजर आहे एक प्रकारची तर काय तुम्ही सांगू शकता दादांचं जीवन चरित्र तत्वज्ञ म्हणून बघायचं काही गृहसाश्रमी म्हणून बघायचं हे ज्याचे दृष्टीचा बदल आहे त्याला मी तरी काय करू शकतो मी पाहताय ते तुम्हाला सांगेन तुम्ही जशी बुद्धी ठेवा मला तुम्हाला सांगायचं नाही तुमची जशी असेल तशी तुम्ही ठेवणार आहात माझ्या सांगण्यासारखी तुम्ही बुद्धी ठेवणार नाही मग मी काय सांगतो मी माझ्या बुद्धीनं काय पाहतो ते तुम्हाला सांगितले जर एखादा कोणी या बुद्धीला मिळता जुळता असला तर तशी बुद्धी करी अशी आशा दुसरं त्यांनी बरं का आशा नुसती ही दुराशा आहे का सफल प्रवृत्तीजनक ठरणार आहे ते काय ठरवणार आहे मी सांगू शकत नाही दृष्टी बघण्याची त्याला काय करायचं कितीतरी गोष्टी अशा आहेत दादांच्या कि त्या मोठ्या शिकण्यासाठी आता तात्या मोठे का दादा मोठे कोणी म्हणतात तात्या मोठे कारण लौकिकाचा परित्या करावा असं सांगत होते केला होता उगीच बाता नाही अरे पण हे त्यांचे शिष्य होते तू समजून घ्या अगोदर काय त्यांचे शिष्य होते तू समजून घे शिष्यात जर एवढे ओके हो तर गुरु त्या मनात असेल त्यांना ठेव उगीच कुणी कसा असा तयार होत नसतो अपवाद कुठे झाला असला तर मला माहित नाही कारण जगामध्ये आपण काही बोललो तर त्याला अपवाद असतो त्यांना ठेवा ईश्वराची काही निर्माण करून ठेवली आहे काय लाख बोला तुम्ही बाबा काय देवाचा करणे मध्ये असेल काय सांगता येत नाही नको तुम्ही जे म्हणताना अपवाद म्हणून ते स्थिती निर्माण करतो तेवढी <laughs> काय माणसाला शिंग येत नाही आपल्याला वाटत फार फार, फार तर माणसाला किती मुलं होतील दोन तीन दहा बारा चोवीस मुलं झालेली मला माहिती आश्चर्य ते सोलापूरची बाई म्हणले मला आठ मुलं आहेत आणि तीन का चार चार बारा माणसात मुलं दिलेली बैया आता जन्माला आली वाघासारखे बैया अजून तुम्ही आश्चर्य करा आपले इथे एक सुद्धा माणूस नाही त्या बाईच्या शरीर यायचा आता आपण एवढे बसल्या कोणालाही कडेवर घेऊन जाईल बाई अजून हा अरे ती माता एवढ्या लोकांना जन्म देऊन ते आपल्या स्वरूपाने राहू शकले असतील उगीच डॉक्टर सांगतायत काय डोके फिरले की माणूस अमुक होतो होतो ते बाई बघून कसे येते एवढे मुला जन्म देऊन म्हणून टनठणीत आहे ईश्वराची रचना आहे अष्टी तुम्हाला खोट सांगत नाही मला लोक विचारतात का तुम्हाला उपवास करून कसं राहतायचं मी माझ्या आईला विचारलं की तुला दूध किती होत म्हणून तिने मला सांगितलं एका म्हशीला दूध कमी असेल पण तितकं दूध मला होत तेवढं दूध तू प्यास तुला काय म्हणजे उपासून राहिल बरोबर आहे असायलाच पाहिजे असं कसवलं अरे ते सामर्थ्य तुम्ही चिंतन करा म्हणजे कळेल मी पाता मारतोय अशातला भाग नाही अशी वस्तुस्थिती आहे म्हणून जग आपण काही बोललो तरी देवाने असं निर्माण केलं की के त्याला अपवाद असतो म्हणून मी सांगतोय असंच आहे असं मी तुम्हाला सांगत नाही कदाचित दृष्टी एका असू शकेल त्यांनी त्या दृष्टीने बघावं मला त्याच्याबद्दल काय म्हणायचं नाही पूर्ण लोकिक जेवढा तुम्हाला काढा कुठलाही काढा सभासंमेलनात दादा पहिल्यांदा सभा विजयात दादा पहिल्यांदा कुठे अध्यक्ष असतील कुठे उपाध्यक्ष असतील कुठे प्रमुख वक्ते असतील कुठे उद्घाटक असतील कदाचित ते स्वागताध्यक्ष असतील पण दादा असतीलच आयत्या प्रसंगाला त्या ब्राह्मण्य सभेमध्ये जायची वेळ आली आयत्या वेळेला तो भास्करराव म्हणला कोण अध्यक्ष होते त्याला म्हणला गोळीच घालतो आज काय वाटील ते होते काय दादा म्हणजे उगीच आपलं आडनावाचा मराठा नव्हे काय खरं मराठा ज्याच्यामध्ये क्षात्र तेज आहे असं मला म्हणजे नुकता जातीचा उल्लेख करायचा नाही मला क्षात्र तेज म्हणून ज्याला म्हणतात ते ज्याच्या अंगी आहे अशा वृत्तीने निघाला खरोखर त्याने गोळी झाडल्या कमी केलं ना पण दादांचं व्याख्यान सुरू झाल्याबरोबर पहिल्या टाळ्या वाजवल्यात ते भास्करराव जाधवाने वाजवले पण तो म्हणाला की बरोबर आहे दादा म्हणत असतील तर हेच बरोबर आहे ते बंधू कुठे पडली त्याची कुठे गोळी गाड्या बुद्धी त्याची गेली ते देवाला माहिती बुद्धी पलट झाला त्याच्या आणि सगळ्या सगळ्या सभेमध्ये येत की ब्राह्मण्य सभेत परिषदेत हशात हशा टाळ्यांचा कडकडाट पहिल्या टाळ्या भास्करराव जाधवाच्या काय गंमत आहे काय तुम्ही कुठलं काढताय सांगा प्रकाशन करायचंय दादांच्या हातात प्रकाशनच प्रकारिका मध्ये वेदापौरव नावाचा ग्रंथ संपूर्ण तो जर घडला नसता तर आज आपला जो कोणतंही साधन नव्हतं वास्तविक तो एक ग्रंथ असा अद्वितीय ग्रंथ आहे की मानवी जीवनात पहिल्यांदा तो ग्रंथ माणसाने वाचला पाहिजे आपण कशाच्या बळावर चाललंय सगळं वेद अपौरुष ठरला तर याला सगळ्याला प्रामाण्य वेद प्रामाण्य बिंतुक मान्य असेल तर पुढचं मान्य वेदाच जर प्रामाण्य माणसाला मान्य नसेल तर पुढचं काय त्याला तुम्ही सांगणार आहे उलट साठ्या म्हणत असत गुरुजी म्हणत असत दादा म्हणत असत कि वेदाचं प्रामाण्य ज्याला मान्य आहे त्याच्याशी वादविवाद किंवा संवाद करायचा असतो शास्त्रार्थ करायचा ज्याला वेदाचं प्रामाण्य मान्यने त्याच्याशी शास्त्रार्थ करण्यास तयार असते तू नास्तिक काय बोलून चालून त्याच्याशी काय तुम्ही बोलणार आहे वेद प्रतिपाद हे कशाचं वैदिकतेच सूचना वैदिकता अतिशय महत्वाचे आहे मग ती गोष्ट दादांच्या घडली आहे ग्रहचाश्रमी ग्रहचा एक म्हणलं दादा ना मुलगा नातीन होते म्हणून आमचं आमच्यावर फार प्रेम झालं असत आमचं दुर्दैव झाला असं म्हणलं म्हणलं आहे हया माणूस तो जीवन मी खोट म्हणत नाही दादांचा शिष्य आहे काय का माणसाची वृत्ती होती मला कळत नाही मी ज्यांना पोटभर मुलं बाळाच्या जवळ राहिलो तरी त्याची प्रीती शिष्यावर असायची ते असतेच साधूची बुद्धी बोध हा नेहमीकडे असते तू मुलगा असतो नाही तर मुलगा असला ते त्याला मुमोक्षळ मिळत नाही दादाना बोध मिळाला म्हणजे नानांचे चिरंजीव म्हणून नाही शिष्यत्वाने ते शरण केले शिष्य बुद्धी त्यांची कायम होती म्हणून ते कृतार्थ झाले नाही तर होतेच की बाकीचे मुमुक्ष बद्ध पामर सगळे प्रकार होते नाना महाराज म्हणजे ते मी लिप्रोवाळा महाराज आहे वाझ्या घरी लिपुरवाळा म्हणजे माझ्या घरात पामर आहे माझ्या घरी मुमुक्ष माझ्या घरी मुक्त आहे दादा ना स्वतः नाना महाराज म्हणत असतात मुक्त आहे म्हणजे काय त्यांची स्थुती असावी म्हणजे व्यापार धंदा दादांच्या सारखा व्यापार धंदा केला निघा कोर्ट कचेर्या दादांचं अर्ध आयुष्य कोर्ट कचेऱ्यातच गेला अजून का पाहिजे सांगा एक वकील ऐकायला ठाण्यावर निघाले ते दुसरे वकील भेटले त्यांना कुठे निघाला मी निघा